पुस्तक मनुबाबा व चित्राने चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील चित्राणी चारू प्रकरण पहिले चित्रा बळवंतराव मामलेदार फार लोकप्रिय होते मामलेदार म्हणजे तालुक्याचा राजा हिंदुस्थानातील इंग्रजांची कारभार तेच चालवित होते असे म्हणानं मामलेदारावर तालुक्यातील सुखदुःख अवलंबून असते मामलेदार सव्यासाची असतो त्याला मुलकी सत्ता व फौजदारी सत्ता असते आरोप करणारा तोच शिक्षा देणारा तोच तालुक्यातील पीक पाणी कसे आहे याचा अहवाल तोच देणार सारा सूट द्यायला हवी की नको याची शिफारस तोच करणार गोर गरिबांवर अन्याय होत नाही ना हे तोच पाहणार मामलेदार मनात आणेल तर ता तालुका सुखी करू शकेल निदान त्याच्या हातात असते तितके जरी तो प्रामाणिकपणे करील तरी लोकांना पुष्कळसे हायसे वाटेल बळवंतराव हे अपवादात्मक मामलेदार होते लास त्यांना माहीत नव्हते ते पापभिरू व होते इकडे देवदेव वर्तारचन भरपूर करावायचे व तिकडे पैसे खावायचे असा त्यांचा धर्म नव्हता ते फिरतीवर गेले म्हणजे शेतकरी त्यांना भेटी देत कोणी तूप देई कोणी काही देई परंतु बळवंतराय घेत नसत मला धुतल्या दांद्यासारखं राहू दे तुम्ही कदाचित प्रेमानेही देत असाल परंतु लोक निराळा करतील म्हणतील की हा मामलेदार लाच घेतो नकोच हे असे ते म्हणावा त्यांची नुकतीच निर्मळ बदली झाली होती सामान सुमान सारे आले ते आधी एकटेच पुढे आले होते मंडळी मागून आली त्यांच्या पत्नीचे नाव सीता सीताबाईंना एक मुलगी व तीन मुलगे होते मुलगी सर्वात मोठी तिचे नाव चित्रा चित्रा आता जवजव 15 सोळा वर्षांची होती भावांची नावे शामू, रामू व दामू अशी होती शामू बारा वर्षाचा होता रामू दहा वर्षाचा सा। दामू सात वर्षाचा सा होता दामूच्या पाठीवर मात्र सीताबाईस मूल झाले नव्हते सर्वात लहान तो सर्वांचा लाडका होता परंतु बळवंतरावांचे चित्रावर फार प्रेम होते चित्रा जन्माला आली व ते मामलेदार झाले होते इतक्या लोकर आपणास मामलेदारीचा योग आला याचे कारण चित्रा असे ते म्हणत चित्रा म्हणजे आपल्या कुटुंबाचे भाग्य आहे सुदैव आहे असे ते म्हणायचे चित्राच्या आधी झालेली मुळे मरण पावली होती परंतु चित्रा जगली मोठी झाली तीच वाचली एवढेच नव्हे तर आपल्या पाठच्या भावंडांनाही तिने आयुष्य दिले यामुळे बळवंतराव चित्राला जीव की प्राण करीत तिचे मन ते कधी दुखवीत नसत तिची इच्छा नेहमी पूर्ण करीत चित्र आता इंग्रजी शाळेत होती पाचवी सहावीत होती निर्मळपूरच्या फौजदारांची नात फात्मा तिची मैत्रीण होती फात्मा तिच्या स्वर्गात होती मुसलमान मुली इंग्रजी शाळेत क्वचितच असतात परंतु फात्माचे आजोबा सुधारक होते ज्ञान पवित्र वस्तू आहे असे ते म्हणत भुरक्याचे थोटाण त्यास पसंत नसे फात्माची आई लहानपणीच वारली होती तिच्या बापाने पुढे दुसरे लग्न केले फात्मा आजोळीच असे आजोबा महम्मद साहेब फात्मावर जीव की प्राण प्रेम करीत फात्माचा बाप हसन तिला भेटायला मधूनमधून येत असे एकदा एके रविवारी बळवंतराव एका खेड्यावर वडील बोलण्यासाठी गेले होते एका मळ्यात उतरले होते फौजदार महम्मद साहेब व फात्मा हीही ही आली होती चित्रा श्यामू व रामू हीही आली होती सुंदर अशी बैठक आमराईत घातलेली होती तिकडे मोठ ढो चालू होती भाजीपाल्याच्या आसपास फुलजडई होती श्यामू व रामू तिकडे रंगले रताई उपटून ते खात होते टमाटो मटकावीत होते बळवंतराव व चित्रा महम्मद साहेबो फात्मा ही बोलत बसली होती गावची काही प्रदेशित लोक तेथे बसलेले होते बोलता बोलता धर्माच्या गोष्टी निघाल्या महम्मद साहेब तुमचे बाकी धाडस आहे फात्माला तुम्ही मोकळेपणे मुलांच्या शाळेत शिकवता याचे कौतुक वाटते बळवंतराव म्हणाले रावसाहेब तुम्ही, तुम्ही तुर्कस्थानात जाल तर चकितवाल जगात कोठेही नाही इतके स्त्री स्वातंत्र्य तिथे आहे तुर्की असेंब्लीत जितक्या स्त्री आहेत तितक्या स्वातंत्र्याचे मार्ग समजले जाणाऱ्या अमेरिकेच्या केमाल पाशाने ही क्रांती केली परंतु तुम्ही मुसलमानास हे आवडतं का हिंदी मुसलमान केमालचे कौतुक करतील परंतु आपल्या स्त्रियांना जनान खाण्यात पडद्यात ठेवतील बळवंतराव म्हणाल मला बजत धर्मंधूंची खिळ येत पैगंबराचा थोर संदेश अद्याप आम्हाला समजला नाही ज्ञानाला पैगंबर फार मान देत पैगंबराची मुलगी फातबा कुराणावर प्रवचन करीत हुतात्म्यांच्या रक्तपेक्षाही नवी ज्ञान देणारी शाईची एक अधिक महत्वाची आहे असे पैगंबर म्हणत दिवस नमाज पडणाऱ्यांपेक्षा सृष्टीचे गुड उकलणारा सृष्टीचे नीट परीक्षण करणारा निसर्गाचा अभ्यास करणारा अधिक धार्मिक होय असे पैगंबर म्हणत पैगंबराचा संदेश पहिली तीनशे चारशे वर्ष आम्ही ऐकला व इसवी सणाच्या सातव्या ते दहाव्या शतकापर्यंत ज्ञानात आम्ही अग्रेसर होतो प्रचंड विद्यापीठे आम्ही स्थापिली सर्व शास्त्रीय शोध लावले रावसाहेब इस्लामी धर्मातील ती तेजस्वी ज्ञानोपसना आमच्यात केव्हा सुरु ते खुदा जाने। स्त्रियांच्या बाबतीत पैगंबरची दृष्टी कशी होती अत्यंत उदार होती स्वर्ग जर कोठे असेल तर तो, तो मातेच्या चरणी आहे असं ते म्हणत स्त्रियांना त्यांनी वारसा हक्क दिला त्यांना काडीमोळाची परवानगी दिली पैगंबरांनी त्यांच्या काळात अरबस्थानातील परिस्थिती लक्षात घेऊन खरोखरच कितीतरी केले परंतु त्यांनी बहुपत्नीकत्वाची चाल ठेवली त्याचे कारण आहे अरबस्थानात स्त्रियांची संख्या जास्त होती शिवाय युद्ध कैद्यांच्या स्त्रियांचे काय करायचे हाही प्रश्न असे त्यांना गुलाम करण्यापेक्षा पत्नी म्हणून करून घेणे अधिक भूत द्यायचे असे अनेक प्रश्न त्या काळातील अरबस्थानात होते परंतु तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की पैगंबरांनी कुराणात स्वच्छ सांगितले आहे की चार बायकांची मर्यादा ठेवा एवढेच नव्हे तर ते पुढे म्हणतात एकच करणे अधिक श्रेयस्कर परंतु काय ओ साहेब पैगंबरांनी तर खूप लग्न केली त्या लग्नांकडे निराळ्या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे लक्षात ठेवा की पैगंबराची पहिली पत्नी खदिजा जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत त्यांनी दुसरी बायको केली नाही ते जर केवळ भोगासक्त असते तर ते इतकी वर्ष असे एक पत्नी राहते ना खदिजेच्या मरणानंतरची पैगंबरांची लग्ने ही अरबी भांडणे बंद करण्यासाठी होती निरनिराळ्या जाती वंश कुळे यात भांडणे असत परंतु पैगंबरांनी त्या त्या कुळातील एखाद्या स्त्रीशी लग्न केले म्हणजे आपोआप भांडणे थांबत कधी धर्माचा कामी मरण पावलेल्यांच्या पत्नीचा तिच्याशी लग्न करूनच ते अधिक सांभाळ करू शकत रावसाहेब महापुरुषांची लग्ने कधीकधी त्या स्त्रीच्या रक्षणार्थ केवळ असतात त्यात कामुकता नसते पैगंबर जर असे विषयासक्त असते तर त्यांचा प्रभाव पडता का आज तेराशे वर्ष पैगंबर कोट्यावधी लोकांच्या हृदयाचे सम्राट आहेत ते तसे राहते का कोणी भोगी किड्याने कोट्यावधी जनतेला शेकडो वर्ष मार्गदर्शन केल्याचे आहे का उदाहरण महम्मद साहेब तुमचे म्हणणे खरे आहे पैगंबर एक अवतारी विभूती होऊन गेले मराठीत त्यांचे सुंदर चरित्र अद्याप नाही हिंदुस्थानात आपण हिंदू मुसलमान एकत्र राहतो परंतु सहानुभूतीने एकमेकांच्या संस्कृतीचा कधी अभ्यास केला नाही आपण दूर दूर राहिलो बळवंतराव म्हणाले एकेकाळी तसा प्रयत्न झाला महम्मद म्हणाले परंतु इंग्रजांनी येऊन अडथळा केला होय ना आजोबा फात्मा मध्येस म्हणाली होय बळवंतराव म्हणाले मी पैगंबराचे मराठीत सुंदर चरित्र लिहीन मी मराठीच मातृभाषा मानते महाराष्ट्रातून राहून मराठी लिहिता वाचता येणे म्हणजे लाजीरवाणी आहे नाही का चित्रा फात्मा चित्राचा हात हातात घेऊन म्हणाली फात्मा तू मला मराठीतून पत्र लिहीत जा मला विसरू नकोस चित्रा म्हणाली फात्मा आता लवकरच जाईल तिचे आता लग्न होणार आहे तिच्या बापाने ठरवले आहे तो माझे ऐकत नाही महम्मद साहेब म्हणाले मग फात्माचे शिक्षण महम्मद साहेब मी खूप शिकणार आहे होय ना बाबा माझे नाईने लवकर लग्न करणार चित्राने लाडिवाळ्यापणाने बापास विचारले तुझे आईचाही अग्र चालला आहे मिळाले चांगले स्थळ तो देऊ अडकवून बळवंतराव म्हणाले फात्मा आपण कोठेही गेलो तरी एकमेकीस पत्रे पाठव ह चित्रा म्हणाली पाठव खरेच पाठव फात्मा म्हणाली इतक्यात तिकडे श्यामू रामूचे भांडण झुंपले दोघे एकमेकांना ओढित होते श्यामू म्हणे मी मोर ढाकून बघतो रामू म्हणे मी बळवंतरावांनी दोघांना आका मारल्या आणि फात्मा व चित्रा खाण्याची तयारी करू लागल्या आनंदाने जेवणी झाली गाड्या जोडून पुन्हा सारी निर्मळपूरला आली